पोपटाचा सल्ला एका व्यापाऱ्याकडे एक बोलणारा पोपट होता त्याला एका चांदीच्या पिंजऱ्यात ठेवले होते आणि व्यापारी त्याची मोठ्या प्रेमानं देखभाल करायचा पोपटाला जे काही खायला हवे असेल ते सर्व व्यापारी त्याला देत असे पोपट व्यापाऱ्याबरोबर तासान तास गप्पा मारत असे त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे समुचित तऱ्हेनं उत्तर देत असे बोलता बोलता व्यापाऱ्याला म्हणत असे की मला सोडून दे मला स्वतंत्रपणे जगायचे आहे परंतु व्यापाऱ्याला हे मान्य होते। तो म्हणायचा एवढे सोडून दुसरे काही माग मी ते तुला नक्की देईन एक दिवस पोपट म्हणाला तू मला सोडून दे मी तुला तीन सल्ले देईन त्यांचा तुला आयुष्यभर उपयोग होईल व्यापारी आता विचारात पडला मग त्यानं पिंजऱ्याचे दार उघरून टाकले पोपट उडी मारून व्यापाऱ्याच्या हातावर येऊन बसला आणि म्हणाला आता माझा पहिला सल्ला ऐक तुझी धनसंपत्ती नाहीशी झाली तर त्याचे दुख करू नको पोपटा या गोष्टीला ने फारसे महत्व दिल नहीं मनाला। अरे तू नवीन काही सांगितले संगस पोपट उरुन छपरा जाऊन बसला आणि हा मजा दुसरा सल्लाइक को तुला का ही जरी तरी संपूर्ण विश्वास कधीचेको व्यापारी चिलुन मनाला या सर्व गोष्टी मेरा आधीपसन महित माला महत न सेल अ पोपट जोरात हसला आणि म्हणाला असे होय मग आता मी तुला माहित नसलेली एक गोष्ट सांगतो माझ्या पोटात बहुमोल रत्ने आहेत हे ऐकून व्यापारी चकित झाला काय बहुमोल रत्ने अरे तुला सोडून दिले ही माझी फारच मोठी चूक झाली मला आता आयुष्यभर याची खंत लागेल त्याची चेष्टा करत पोपट म्हणाला पाहिलेस आत्ताच मी तुला सांगितले की संपत्ती गेली तर दुःख करू नको पण तू तर लगेच दुखी झालास मी सांगितले की दुसऱ्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नको पण मी जेव्हा म्हणालो की माझ्या पोटात बहुमोल रत्ने आहेत तेव्हा तू त्यावर लगेच विश्वास ठेवलास थोडासा विचार कर जर माझ्या पोटात रत्ने असती तर मी जिवंत राहिलो असतो का पोपट पुन्हा म्हणाला आता माझा तिसरा सल्ला ऐक कोणी काही जरी सांगितले तरी आपली बुद्धी वापरून त्याचा नीट विचार कर केवळ कानांनी ऐकून पुरेसे नसते हे ऐकून व्यापारी आणखीच गोंधळून गेलं उडणाऱ्या पोपटाकडे मुकाट्यानं पाहतच राहिला